पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात पुनर्जन्म एक प्रास्ताविक एक मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो दोन भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये याविषयी दोन भिन्न मते होती पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद 3. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादी मानित असत चार मृत्यू म्हणजे सर्वनाश मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत पाच भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता कारण शाश्वतवादाला पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता सहा भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकता उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार परंतु आपण वस्तुता उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद्दुप्मसुत्ता तक्रार केली आहे आठ तो म्हणतो माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा मजवर आरोप करतात नऊ खरोखर मी तसे शिकवित नाही आणि सुद्धा, हे भलेलो लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात दहा हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते ती समस्या अशी अकरा भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो बारा यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय दोन पुनर्जन्म कशाचा एक भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय 2. याचे उत्तर होय असे आहे तीन या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल अ पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि आ पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा 4. या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल पाच पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया 6. या, या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे सात भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत अ पृथ्वी आ आप तेज E, वायू आठ प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीरावर तेही मृत होतात काय काही लोक म्हणतात होय नऊ भगवान बुद्ध म्हणतो नाही ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रुपायाने आहेत त्यात मिळून जातात दहा जेव्हा चार घटक आकाशात तरवणाऱ्या समूहाला चर्री मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो अकरा पुनर्जन्माचा भगवान बुद्धला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे 12. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील तेरा इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात चौदा अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो पंधरा सारी पुत्त यांच्या संवादात या विषयावर चांगला प्रकाश पडला आहे सोळा असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठीत आपले सायंकाचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले सतरा खालील प्रश्न त्यापैकी होते अठरा महाकोठित ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात एकोणीस सारीपुत्त पाच दूर केल्या जातात पाच मागे राखल्या जातात विषय वासना दुर्बुद्धी आळस चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण चिंतन उत्साह समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जातात वीस महाकोठीत डोळे कान नाग जीवा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण 21. सारीपुत्त मन 22. महाकोठीत ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत तेवीस सारीपुत चेतनेवर 24. महाकोठीत चेतना कशावर अवलंबून असते 25. सारीपुत्त उष्णतेवर सव्वीस महाकोटीत उष्णता कशावर अवलंबून असते सत्तावीस सारीपुत्त चेतनेवर अठ्ठावीस महाकोटीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा एकोणतीस साळीपुत मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो त्याप्रमाणे चेतनाही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ही चेतने दोन्ही तत्वे अन्योन्य श्रेयी आहेत तीस महाकोटीत शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात एकतीस सारीपुत चेतना उष्णता आणि विज्ञान जाणीव बत्तीस महाकोटीत इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्कुने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केले आहेत तो भिक्खू आणि मृत शरीर या दोघांमध्ये भेद काय तेहतीस सारीपुत मृत शरीरात काया वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात था असे नव्हे तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्चिन झालेले असते उलट पक्षी ध्यानस्थ बिकूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून शक्ती शाबूत असते जरी त्याचे श्वासोच्छवास वितर्क विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असले तरी चौतीस मृत्यू अथवा उच्छ यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे पस्तीस या संवादात एक व्यंग आह महाकोटिताने सारी एक प्रश्न विचारावायला हवा होता तो म्हणजे उष्णता म्हणजे काय 36. याचे सारी पुताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही एक गोष्ट मात्र निसंधी आहे की उष्णता म्हणजे शक्ती सदोतीस अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते अडोतीस परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वास संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते एकोणचाळीस म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवी भर पडणे 40. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णता उच्छेदवादी म्हणत नसे आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता एक्केचाळीस असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते तो शरीर घटकांचे पुनरुज्जीवन मानतो तो आत्म्याचे पुनर्जन्म मानत नाही बेचाळीस भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे त्रेचाळीस याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल चौरेचाळीस शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काही सुरत नाही ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही 45. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते तीन पुनर्जन्म कोणाचा एक सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा दोन एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का तीन या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय असणे असंभव्य दिसते चार मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक, एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे पाच जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही सहा भिक्कुनी खेमा इने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितलं आह सात एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडकारच्या जेत वानारामात राहत होते। आठ त्या समय कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमाही श्रावस्ती आणि साकत्त या नगरांच्या दरम्यान तोरणवत्थूमध्ये राहत होते नऊ यावेळी कोशलराजा पसेनदी साकेतून श्रावस्ती येथे जात होता एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला दहा पसे नदीने एका माणसाला बोलावून सांगितले बघ सन्माननी अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये अकरा ठीक आहे असे बोलून तो तोरणवथूत राजसन्मानास योग्य असा भिक्कू अथवा ब्राह्मण शोधू लागला परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही बारा शेवटी तोरुण वत्थूमध्ये राहाव्यास आलेली भिक्खूंनी खेमा त्याला दिसले भेटून तो कोसळराज पसे नदीकडे गेला आणि म्हणाला तेरा महाराज आपल्या सन्मानास योग्य असा भिक्कू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे तिच्यासंबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न विचक्षण बहुश्रुत वादविवादात कुशल आणि प्रत्युपन्नमती अशी अहत आहे महाराजांनी तिचा सन्मान केल्यास ते योग्यच होईल हे ऐकल्यावर कोसलराज पसिंधी खेमाला भेटण्यास गेला तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला पंधरा या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे मृत्युत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय 16. महाराज हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही सतरा तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागताने सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नांनाही तशीच उत्तरे देतात तथागतांनी हे गुड उकलून न सांगण्याचे काय करना सावे बरे 18. महाराज या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचार आणि आपण्यास योग्य वाटेल जसे उत्तर द्या महाराज आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी हजारांनी अथवा लक्ष्यांनी गंती करू शकेल एकोणीस नाही तसा कोणीच नाही वीस मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड इतके हजार इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल एकवीस नाही असा कोणीच नाही 22. असे का 23. कारण समुद्र खोल अमर्याद अगाद आहे चोवीस त्याप्रमाणे महाराज तथागताने देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृषासारखे परत पुन्हा उगवणार नाही तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू पडत नाही 25. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत आमूलाग्र नाहीश्या केलेल्या आहेत वेदना असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही सव्वीस त्याप्रमाणेच संज्ञा संस्कार विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही सत्तावीस खेमाचे हे शब्द ऐकून राजा पसे नदी आनंदित झाला आपल्या जगरून उठला तिला नमस्कार केला आणि निघून गेला 28. दुसरा एका प्रसंगी पसे नदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांनी विचारले एकोणतीस भगवान मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय तीस महाराज यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही एकतीस भगवान मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय 32. महाराज मी तसेही म्हटलेले नाही ते येतिस नंतर त्याने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले चौतीस भगवान मी जेव्हा आपल्याला विचारतो मृत्यूत तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही तर भगवान यानं सांगण्याचे कारण काय पस्तीस महाराज मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे त्या ठिकाणी भगवंतानी खेमासारखेच पसेनं प्रश्न विचारले 36. भगवान ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यानी दिलेली उत्तरे अर्थशा आणि अक्षरशः समान सुसंवादी सुसंगत आणि उच्चतम आहेत 37. भगवंत एक समयी मी भिकुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखे तिने अक्षरशः उत्तर दिले अडोतीस भगवान आम्ही कामाची माणसे आम्हाला पुष्कळ कामे आहेत आम्ही जातो एकोणचाळीस जा या जे तुला करणे उचित आहे ते कर चाळीस या शब्दांनी आनंदीत होऊन भगवंतांना अभिवादन करून राजा पसे नदी आपल्या मार्गाला लागला कर्म एक बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय एक बौद्ध धर्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही दोन बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे तीन अज्ञ हिंदून समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहे चार सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणी असेस म्हणतात परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुसमाजाची बुद्धीपुस्तर गैरसमजूत करणे हा असतो पाच सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहे सहा त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते सात म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे आठ शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे नऊ या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही दहा हिंदू कर्मसिद्धांताची मुख्यतत्वे खालीलप्रमाणे आहेत अकरा हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही बारा ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे तेरा आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्म जन्मांतरी चालू राहते चौदा बौद्ध धर्म आत्मासमानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही पंधरा देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही आत्मा देहातून निघून जातो सोळा हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म, कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणार आणि दुसरा आत्म्यावर होणारा अठरा कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो एकोणीस जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात वीस आणि या संस्कारांमुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते एकवीस हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे बावीस वरील कारणास्तो बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही 23. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल 24. जास्तच जास्त इतके म्हणता येईल की या शाब्दिक मायादळापासून सावध रहा दोन गत कर्मांचा भविष्यजन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय एक कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय 2. तो कर्म कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे तीन भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम यापुरता मर्यादित होता चार तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा अंतर्भाव होतो पाच माणूस गरीब कुळात जन्मास तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म सहा जन्मताच मानसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म सात हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल आठ हा विस्तृतकर्म सिद्धांत बुद्धी बुद्धीप्रणितच आहे असे अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो 9. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय 10. या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यता सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल अकरा गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे बारा शब्दाच्या या परिवर्तनामुळे व अंशिकतेच्या कर्म कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही तेरा जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तो सिद्धांत निराळ्या मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही चौदा पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते 15. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपा दिलेले असते सोळा आपल्या माता आपल्याला काय मिळते सतरा शास्त्र सांगते जेव्हा वीर जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग ते होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो वीरजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रातून प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ अठरा प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीरजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थांच्या दोन कणांच्या युतीने होत असतो एकोणीस या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पित्रांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले वीस त्यावेळी भगवान बुद्ध राज राजगृहाजवळ इंद्रकर पर्वतावर वास करीत होते एकवीस यज्ञ त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नवे, मग जीव स शरीर कसा होतो जीवाला या अस्ती, हे जटर कोठून मिळतात आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा असतो बावीस याला भगवंतांनी उत्तर दिले प्रथम कलल होतो नंतर अर्बुद त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो या घनात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पे आई घेत त्यावरच पर्यायाने आईच्या जीवावर गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते तेवीस हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे चोवीस तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कोठून हे काही आसिद्धांत सांगू शकत नाही 25. आता गत कर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष सजवायचा की स्वतः संभाजलेला गुण समजवायचा सव्वीस या प्रश्नाची उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची कसोटी लावता येत नाही सत्तावीस परंतु या किंवा त्यादृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यात शास्त्र सहाय्य करू शकेल काय अठ्ठावीस शास्त्रानुसार मुलात आई आईबापाचे गुण विशेष उतरतात एकोणतीस हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापान देहापलीकडे काहीच मिळत नाही हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे तीस त्यात आई आईबापाचा काहीच भाग नसतो सर्व काही बालक आपल्याबरोबर आणते 31. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही 32. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाही या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्मांच्या परिणामांपासून मुक्त होतो काय या प्रश्नाचे स्थावीर नाग राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे तेतीस जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही 34. राजा मिलिन म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर 35. राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय छत्तीस होय सदोतीस परंतु दुसऱ्या माणसाने जाणे आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाही मग तो शिक्षापात्र का 38. कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते एकोणचाळीस त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही चाळीस वा छान नागसेना एक्केचाळीस राजा म्हणाला जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते बेचाळीस ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल त्रेचाळीस पण मग ही जा कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का चौरेचाळीस नाही पंचेचाळीस एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर शेचाळीस वृक्षाला जी फळे अद्याप यावायची आहेत ती हे राजा दाखविता येतील काय सत्तेचाळीस ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय अठ्ठेचाळीस निसंशयन आहे एकोणपन्नास त्याप्रमाणेच हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्म दाखविता येत नाही पन्नास वा छान ना तीन गत कर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय पुढे चालू एक अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे दोन पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवित नाही तीन जन्म हा माता पित्रांपासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लाभतो तर त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे हो बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार चार त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तर चालेल कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंद सुत्त या सूत्रात भगवान बुद्ध आणि चैन यांचा संवाद आहे पाच या संवादात भगवान बुद्ध म्हणतो तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपसेने परिमार्जन करतो वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा विरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पाप कर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नायशा होतात दुःखकारक वेदनान आयुष्या झाल्यावर दुःखच नाहीसे होते सहा या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले पूज्य माणसांनो तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्ही माहीत आहे काय सात नाही आम्हाला काहीच माहीत नाही आठ गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का नऊ नाही आम्ही काहीच माहीत नाही दहा गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का अकरा नाही ते आम्ही काहीच माहीत नाही बारा दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या बहुतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो तेरा देवधम्म्म सो म्हणतो काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही पापकर्मे पावतात आणि पाप कर्माचा क्षय झाल्याने उच्छेद दुःखाचा होतो दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदनान आयुष्या होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निघंठांचे म्हणणे आहे चौदा प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निघंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते पंधरा भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहे जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतगणच्या कर्मावर विश्वास कसा ठेवेल सोळा गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्रामणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्व कर्माचा परिणाम होतो असे मानतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याची अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे सतरा ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजत नाही किंवा जो बुद्धी पुरस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहेत असा दाखविण्याचा अट्टस करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे अठरा भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल एकोणीस याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे पूर्व कर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतु काय असावा एकवीस त्याचा एकमेव हेतु शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा बावीस नाही असल्या अमानुष्यानी बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता तेवीस महाकरुणिक हे ज्याचे बिरुद्ध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरेल अशी कल्पनाही करत नाही अहिंसा एक अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण एक अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे दोन करुणा आणि मैत्री या दोनशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे तीन तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध अहिंसा ही सर्वकालीन अनुलंग्य असे कर्तव्य होते किती प्रसंगासापेक्षा होती चार जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तीला सत्वकालीन अनुलंग्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात की सर्व अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सच्चे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते पाच या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल अहिंसा या विषयाने पुष्कळ गोंधळ निर्माण केला आहे। सहा बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे सात हा प्रश्न महत्वाचा असून तो विचाराह आहे। आठ सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त कल होत नऊ उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकी आक्रमणांविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्रं धरण्याचा उपदेश केला दहा ब्रम्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाही अकरा अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे ही वेगळ्या रीतीने केलेले दिसते बारा अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशीलतेतील अहिंसा सोडून चार शिले मान्य केली आहेत तेरा अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे दोन अहिंसेचा खरा अर्थ एक अहिंसेचा अर्थ काय दोन भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही वस्तुत अहिंसेचा निश्चित शब्दात तो कचितच उल्लेख करतो तीन म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यास त्याचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे चार यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता पाच ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्यांचे मांस ग्रहण करण्याला बिक्कूंना प्रतिबंध होता. सहा भिक्षा दिलेले दिलिमांस बिक्कूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता सात दुसरा यासंबंधीचा सा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नय याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेही आह आठ अहिंसा परमो धर्मा हा हा सिद्धांत जैन धर्मात आहा बौद्ध धर्मात नऊ दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्यास केली आहे त्यात तो म्हणतो सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्वाची हे नकाराचे स्पष्टीकरण नसून सकारात्मक स्पष्टीकरण आहे दहा असे दिसते की यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता अकरा वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल बारा जीवहत्येची जी इच्छा व जीवहत्तेची जी आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते तेरा ज्या ठिकाणी जीवहत्या करण्यासाठी आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्तेला प्रतिबंध केला नाही चौदा ज्या ठिकाणी जीवहत्तेची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला पंधरा भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही सोळा हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे सतरा ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपितो नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार अठरा जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतीमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे एकोणीस ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे वीस जैन धर्मात हिंसा न करण्याची इच्छा आहे 21. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे 22. दुसऱ्या शब्दात सांगावायचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही ते एक तत्व किंवा जुनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे तेवीस आणि असे कन्यात्व अत्यंत शानपणाने वागला यात संशय नाही चोवीस तत्वांमध्ये तुम्हाला तज्ञनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमात नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता संसरण 1. एक, आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण एक भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचला आहे परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचले नाही दोन भगवान दोन परस्पर विरोधी सिद्धांता प्रवसन के लिए दोषारोपण करना काई कमी लोक नौते तीन अश्न करीत संसरशिवानजन्म कस शक्य चारे मन इतर संसन्नाशिवा पुनर्जन्मा की गोष के लिए है। है संभवने तरी है बुद्धा सिद्धांत परस्पर विरोधीअ नहीं संसन्नाशिवा पुनर्जन्म शक्य आ हे राजा मिलीन दिखाई उत्तर चांगल प्रकारे स्पष्ट होते राजा बैक्टेरिया परस्पर विरोध नहीं का नागसेन नहीं अक आत्म्याशिजन्म संभवनीय है बारा नागसेन अर्थात निश्चित शक्य है हे कस शक्य समझा संग बे चौदह नागसेन जिथे संसरण नहीं तिथे पुनर्जन्म कसा शक्य है राजा ने विचार पंद्रह हो शक्य है सोला कस शक्य हे उदाहरण स्पष्ट कर सत्रह राजा समझ मनसाने एक दिवा दुसर दिव्या पेटवला पेल्या दुसर जागे संसरण के एकोणीस राजा त्याप्रमाणे संसन्नाविना पुर्जन्म शक्य आहे वीस याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे एकवीस बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता हे राजा तुला आठवते काय 22. होय आठवते तेवीस तर त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय चोवीस अर्थात नाही पंचवीस याप्रमाणेच संसर्नाविना पुनर्जन्म होतो सव्वीस वा छान नागसेन 27. नागसेन आत्मा अशी काही चीज आहे काय 28. यथार्थ ऋषीने पाहिले असता राजा आत्मा अशी काही चीज नाही एकोणतीस वा छान नागसेन दोन गैरसमजुतीचे कारण 1. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवंद भिक्कुंचा असे दोन कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते बिक्कुनीस लोकांपर्यंत पोहोचविले 3. लेखन कला अद्यापी विकसित झाली नव्हती हो त्यामुळे भिक्कूंना जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे प्रत्येक भिक्कूने जे काही ऐकले ते जशीच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही परंतु असे काही भिक्कू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला त्यांना भनक म्हणत चार बौद्ध त्रिपीटीक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते पाच पुष्कळवेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही सहा भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या सात उदाहरण म्हणून अशा पाच तळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख अलगुदोपम सुत्तात दुसरा महाकमविभाग सुद्धा तिसरा कन्न कट्टर चौथा महात ना सखये सोदतात आणि पाचवा जीवन सोपतात आठ अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे कारण बिक्कू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात नऊ कर्म आणि पुनर्जन्म या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसळता आले अकरा यासाठी त्रिपिटकात जे बुद्ध वचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे बारा यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे तेरा भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही चौदा दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुता ते बुद्धवचन म्हणून मांडता येणार नाही पंधरा तिसरी एक कसोटी आहे तीही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशा विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती त्यापैकी जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रुपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात सोळा ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वर तिन्हीं कसोटिया लक्षा आवश्यक है